सद्गुरुनाथ महाराज की जय आदी महाराष्ट्र कवी व महासाधू श्री मुकुंद रायकृत विवेक सिंधू या पूर्वार्थातील प्रकरण सहावे आपण मागील अध्यायी कथन केले ते होते स्थूल देह कसा आहे याचं कथन होतं आणि यापुढे विवेक सिंधू या पूर्वार्धातील प्रकरण सातवे याचं आपण विवेचन करणार आहोत या प्रकरणाचं नाव आहे सर्व ब्रह्ममिती विवरण तर चला आपण सुरुवात करूया श्री गणेशाय नमहा जय जय जी गुरुनाथा माझी या प्रश्नाची कथा रावळे निरुपिली समजता अनुक्रमे म्हणतात श्री गुरुनाथा आपला जय जयकार असो देवांनी माझ्या प्रश्नाच्या गोष्टी सर्व काही अनुक्रमाने सांगितल्या माया अविद्या हे आरसे होत तेथ ब्रह्म हे आपोआपच प्रतिबिंबित होते आणि वेदांतात त्यालाच ब्रह्मप्रतिबिंबालाच जीवेश्वर म्हटले आहे परब्रह्म हे स्वसंवेद्य आपले आपल्यासच जाणले जाणारे आहे जे जीवेश्वराला वंदे आहे ते तेथून माया अविद्या विवर्त विवर्तरूपाने उद्भवतात तेथे ते एक मोठी शंका अशी येते की मुख्य बिंबाला जर आकार असेल तर प्रतिबिंबाचा ओडंबर म्हणजे गारुडी खेळ आरशात दिसू लागतो निराकार ब्रह्माला हा प्रतिबिंबाचा आळ कुठून आला तर स्वामींनी त्या शंकेचे समाधान करावे हा शिष्यास पडलेला संशय ऐकून सहजज करुणा आली आणि मग सर्वज्ञांचे राजे श्री गुरुनाथ बोलू लागले तो म्हटले बाबा बिंब प्रतिबिंब न्याय जो आहे त्याचा भावार्थ जेव्हा तुला बरोबर कळेल तेव्हा आपली शंका व्यर्थ आहे असे तुझे तूच म्हणशील जे निराकार व निराभास तेथे बिंब प्रतिबिंब हे कशाचे ही तुझी शंका भलतीच काहीतरी आहे असे कसे मानावे, तथापि माया ही आभास आहे अविद्यासुद्धा तिचाच अंश होय स्फृती वाचून त्या अभैतांचेही लक्षण स्पष्ट होत नाही आपण कोण हे पाहू गेले तो ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण अहंतास्पुरण पावली म्हणून मायेला साभासता आहेच अज्ञानपूर्वक अन्यता विपरीत ज्ञान म्हणजे ज्ञान हेच अविद्येचे लक्षण होय म्हणून वेदांतात तीही आभास असल्याचे सांगितले आहे पाचही दर्शने ही कोल्ह होत ती वेदांतसिंहाची गर्जना ऐकून म्हणून म्हणू मनु लागली महाराज चरणी लागलो शरणागताचे रक्षण करावे वेदांताच्या धाकानेच पाचही दर्शने एकमेकांची साजीलवारकी करतात असे वाटते पाच ही दर्शन बरोबर झुंज खेळणारा ही प्रौढी फक्त एका वेदांतालाच शोभते मोठमोठ्या वाद खेळणाऱ्यामध्ये तर हा एकांगवीर होय म्हणून वेदांतात जे सांगितले आहे तेच खरे मानावे बाकीचे मत हे पाखंड मत होय ते टाकून द्यावे नै्यायिक व वैशेषिक वेदांतांनी एकच बाजू धरतात ती वेदांताचा पूर्वपक्ष होत म्हणून ती सोडून द्यावी भाट प्रभाक प्रभाकरामध्ये वेदांताच्या पूर्वभागाचे निरूपण आहे ते फक्त चित्तशुद्धी कारणीभूत आहे परंतु ते काही परसृष्टीपर ब्रह्माशी सं सिद्धांत नव्हेत दर्शने ही खरोखर वेदांताचे प्रमाणे होत परंतु साधने तीच साध्य असे कोण बरे म्हणेल जसे बहिरंग साधन बाह्योपचार हे देहाया देहाला तृप्तीला कारण होत नाहीत तसेच ते कर्मकांडही मुक्तीला प्रमाण म्हणता येत नाहीत बाकीची सर्व दर्शिने ही वेदबाह्य होत म्हणून कुमते म्हणजे मते नव्हेत अरे वेदांचा तत्वार्थ वेदांतानेच सांगावा असो तर हे माया अवेदेचे लक्षण होय येथे खरेपणा शाश्वती म्हणून नाहीच परंतु मिथ्याभासाचे लक्षण काही याहून वेगळे नाही एक स्वरूपोन्मुख झालेले स्फुरण व दुसरी ती विपरीत कल्पना हे खरे तरी आभासपण म्हणजे मिथ्याभास हा वेद्य म्हणजे जानले जाण्यास योग्य जे परब्रह्मस्वरूप त्याचा धर्म असे मुळीच समजू नये बस हे खरोखरी निराभास आहे परंतु माया अविद्या यास भासाई आहे म्हणून तेथे परब्रम्मीच्या प्रतिभासाची परंपरा लागते शुद्ध चैतन्या वाचून माया अविद्येचे स्मरण नाही म्हणून त्यास चैतन्य हेच अधिष्ठान आहे माया अविद्येचे स्मरण झाले की त्याच्या ते आधीच तेथे चैतन्याचा प्रवेश झालेला असतो त्याच्याशिवाय त्यांना व्यक्तदशेस आणणारा दुसरा कोण आहे माया अविद्येचा भास होता क्षणी चैतन्यांना अंश उद्भवतो त्यालाच बिंब अशी संज्ञा आहे घटमठाबरोबर निरालंब आकाश प्रवेश करते त्याला घटाकाश व मठाकाश अशी नावे देतात अरे असे पहा की तुझ्या वासनांची स्फूर्ती होता क्षणी चैतन्य अधिष्ठित होते तसेच माया अविद्या यांच्याबरोबरच ब्रह्म अधिष्ठित होते असे समज मायाविद्या ही मिथ्याभास येथ निराभास ब्रह्म अनुभवा घेतला की करून जे हे वाचनमय आहे ते सारे ओस पडते अरे पर ब्रह्म म्हणजे काही शून्य नवे, ते शुद्ध चैतन्य असे समज म्हणजे ते जरी भासरहित आहे तरी ते जाणतात ते धन्य होत ब्रह्म हे बिंबस्थानी आणि जीवेश्वर ते प्रतिबिंब समजावे हाच वेदांतशास्त्रात बिंब भींब प्रतिबिंब न्याय होय पर ब्रह्माच्या ठिकाणी बिंबच नाही मग तेथ प्रतिबिंब कोठचे परंतु समजूत करता बिंब हा दृष्टांत द्यावीचा एवढेच उपमा म्हणूनच दिलेली खरी परंतु ती उनाक असेल तर तो काही निर्मळ दृष्टांत नव्हे अहो वाडा काय पण सबेद दिसतो आहे की जसा काही काळा कुलकुरीत कावळाच एवच दृष्टांतामध्ये माईक दोष हा आहेच तरी पण ते ज्यांनी टाकले किंवा दूषित म्हटले ते शास्त्र बहिर्मुख म्हणजे शास्त्रे कधीही न पाहणारे मूर्ख होत मूर्ख लोक दृष्टांत हे शास्त्रबाह्य म्हणून दूषण देतात तेव्हा त्या दृष्टांताचे खंडन त्याच न्यायाने करावयाच पाहिजे वरच्या ओळीत शास्त्र बहिर्मुख म्हटले आहेच ना श्लेष्म्याचे जडलेले हाडे मांस यानी सारे भरलेले असे मुख असून त्याला चंद्राची उपमा दिली तर ते दुशन होते काय पूर्ण चंद्राचे ठिकाणी गोलाकार व स्वच्छ प्रकाश म्हणजे ही असतात म्हणूनच बोलणारा पूर्ण चंद्राची उपमा देतो अरे एक पक्षी दृष्टांत हे खरोखरी दृष्टीत वागत असतात म्हणूनच तू भलतेच शास्त्रबाह्य कुतर्क काढू नकोस किती प्रमाणाच्या आत शास्त्राने दृष्टांत द्यावा हे ज्यांना माहित नाही ते दूषण देणारे कसले दृष्टांताला भूषणे कोणती व दुषणे कोणती हीच ज्यांना ठाऊक नाहीत त्यांच्याशी बोलणे म्हणजे विठंबनाच ते असो या माया संबंधाने बाबा तूच जीवेश्वर भेदाने पूर्ण गमती खातर विश्वरूप झाला आहेस हे तुझेच ऐश्वर्य होय ते हो अनादे मायेचे कार्य आहे आणि ती माया ही तूच हा तुझा विलक्षण चमत्कार आहे अहो महाराज आपल्या सुखासाठी तुम्ही सर्व काही झाला आहात हे तुमचे तुम्हालाच समजत नाही याला कोणी काय करावे तुझ्याच मायेने गुरफटलेले हे अनादी मिथ्या लागव। म्हणजे हातचलाखी आहे हे बंधन तुला वज्ररूप झाले आहे आकाशात ज्याप्रमाणे आबळ उठावे किंवा सूर्यप्रकाशात ज्याप्रमाणे मृगजळ भसावे त्याचप्रमाणे तू या नसत्याच जाळ्यात सापडला आहेस वाघ खरा पण त्याने आपल्याच छायाला दचकून तीन ताड उडावे आणि बिचारा अगदी भेदे करून जावा त्याप्रमाणे ह्या संसाराने तुला अगदी पिसे करून सोडले आहे लाटा आपटल्याबरोबर समुद्र जसा कोरडा ठणठणीत पडावा किंवा आपल्याच फराने शेष्याला कंप सुटावा अथवा आपल्याच गजनेने सिंहाला जशी धडकी भरावी किंवा आपल्याच गडगडाटाने मेघाला धाक बसावा त्याचप्रमाणे तुझ्याच शक्तीच्या गारुडाने तुला भूल पडली आहे बाकी पाऊ गेले तर हे सर्वही तूच ब्रह्म आहेस खरोखर मोठमोठ्या लाटांनी समुद्रच उसळत असतो परंतु लाटांच्या आकारही समुद्रच असतो लाट आपण होऊनच उठली तर तो सुप्रसिद्ध समुद्रच होई, म्हणून देहा एवढेपणाचा म्हणजे मी देह आहेच असा आरोप तू आपणास घेऊ नको मी देहच आहे असे मानणे हेच आत्म्याचे बंधन आहे म्हणून तूच परिपूर्ण ब्रह्म आहेस हे है ध्यानात आण देहाच्या मिथ्या आरोपाने आत्म्याला मी पणाचे वेळ प्रथमच लागले आहे म्हणून ते टाकून द्यावे अरे सर्वच आपण होऊन राहावे किंवा काहीच न वावे परंतु काहीच न होऊन असावे म्हणजे काय ते कोण जाणे म्हणूनच काहीच न होण्यापेक्षा सर्वच काही होऊन असावे ते उत्तम कारण सुखदुःखाची भिन्नता म्हणून तेथे ते नसतेच आरंभी म्हणजे पेरताना वो शेवटी म्हणजे धान्य काढून झाल्यानंतर ही साळी एक धान्य पाहिली परंतु मध्येच पेरल्यानंतर तरुणाच्या रूपाने विस्तार पावली परंतु शहाण्यांनी तिला साळी असेच नाव दिले तसेच आधी अंती ब्रह्मच आहे परंतु मध्ये मात्र प्रपंच रूपाने भासमान झाले आहे परंतु वेदांनी सर्वच ब्रह्म आहे असे म्हटले आहे जो स्वतः ब्रह्मस्वरूपच झाला तो प्रपंचा जो विचार करावास जातो तो समूळ प्रपंचच ब्रम्हूप झालेला त्याच्या दृष्टीच पडला ब्रह्मरूप वृक्षाचे पोटी प्रपंचरूप फळदेठाला धरलेले आहे मग तेथे ब्रह्मपानाची तूट काय म्हणून आणावी अरे असे पहा खोटे हे खऱ्या वाचून नाही म्हणून शहाण्याने तेच ते असे समजावे तत्वता तू निराकार आहेस जगत जीव व ईश्वर हे तुझेच अनंतकंदाचे अंकुर होत ज्या बीजांचा अंकुर आणि त्यापासून झालेला जो विस्तार तो सर्वही एकच हे अगदी निश्चित आहे तू सारे विश्वाला जाणणारा आहेसह हो अंगालाच चिटकून वाढलेली केश व नखे जरी अचेतन असतात तरी आतील चैतन्याहून वेगळी म्हणून ती कशी बरी म्हणता येतील त्याचप्रमाणे हे दरोबस्त सर्व अचेतन आहे तरी ते चैतन्य होऊन भिन्न नाही म्हणून तू ते एक ब्रह्मच आहेस तेव्हा शिष्य विनंती करू लागला की सर्व ब्रह्म असे श्रुती म्हणते तर ह्या भावसमुद्रात विशेष संघाने बुडावायला का होते या आक्षेपावर सुंदर उत्तर देण्यात येईल हे चतुरा ते तू अधिकाराच्या पायरीप्रमाणे ऐक अद्वैताचा बोध झाला नाही तोपर्यंत ब्रमिष्टाला जसे आपल्याची शस्त्राने मरण यावे तसेच विषय संघाने बंधन घडवायचेच जशी प्रवासातील शिदोरी वेग वेगवेगळी असली म्हणजे ती निरनिराळ्या प्रकारे बटावते बटाळते परंतु ती एक झाल्यावर मग विटाळाची गोष्ट कशाची खरोखर देहाधिक सर्व काही विषयजात ब्रम्हरूपच आहेत तथापि ते नेतीनेतीच्या द्वाराने विरक्तजण टाकून देतात जे जे वस्तू नाशिवंत ती ती हे आत्म्याच्या व अनात्मा म्हणून महात्म्या ते टाकून द्यावी म्हणजे स्वयंप्रकाश आत्मा सहजच भेटतो मीठ म्हणजे पाण्याचे बनलेले हे तर खरोखर जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु तान्हेला ते सेवन करू लागला तर त्याला शुद्ध मरणाचीच पाळी ठेवलीली जसे कडोरुंदावनाचे फळ हे मोठ्या आवडीने खातात पण आतला कडू भाग असेल तेवढा मात्र टाकून देतात तसेच केले म्हणजे बरे नाहीतर मिठाचे पाणी जर तान्हेला पिलं लागलं तर मरण काही चुकायचे नाही ज्याची तहान गार पाण्याने शमली त्याला मग मीठ हे जिबेला अतिशयच रसाळा लागते महारोगाने दूषित झालेल्या जसे मिष्टांना विषयाप्रमाणे आहे तसे बहुरोगाचे विषयासक्त असणे हे कुपत्य आहे म्हणून सर्वस्व टाकून द्यावे उत्तम विरक्त व्हावे आणि अनन्य भावाने ईश्वराच्या चरणी लागावे विषयाचा त्याग करावा साधूची संगती धरावी राग रागद्वेषाचे तर नावच सोडून द्यावे वेदशास्त्रे पुराणे यांचे साधुमुखाने निरूपण विवेकपूर्व ऐकत जावे विवेक हाच व्युत्पत्तीला म्हणजे आत्मज्ञानविवरणाला कारण आहे आणि साधुमुखाने वेदांत श्रवण करणे वाचून त्याला दुसरे साधनच नाही परमात्मा हा नित्य आहे प्रपंच हा अनात्मा असून अनित्य आहे हा विवेक महात्म्या वेदांतशास्त्रात सांगितला आहे भक्तिज्ञान आणि वैराग्य हेच श्रवणाचे सौभाग्य होय यानेच संसार व्याधीग्रस्तांना आरोग्य प्राप्त होते म्हणून विशेष करून साधूच्या मुखाने श्रवण करावे आणि जो विवेकार्थी असतो तो यात अभिमान असा ठेवत नाही द्रव्य व स्त्री यांच्या अभिलाषाने साधू कसा कसा बहकू लागेल ते सांगता येत नाही म्हणून अशांच्या मुखाने श्रवण करीत जाऊ नये श्रो त्यांच्या चिंतात ज्या रसांची खरोखर आवड असते तेच अभिलाषाने वक्ता बडबडत असतो जे आशाळभूत वक्ते रसाळ रसाचा अतिर्भाव आविर्भाव आणून त्यात रसाळ भाषणे करतात ते बहिर्मुख होत श्रोत्यांच्या चित्तवृत्ती हलवून जातील एवढेच कर्तव्य तो करीत असतो अरे बाबा अशांचे भाषण काय कामाचे बरे विषयपर भाषणे करणारे म्हणजे घरोघरी जाऊन बाकी सांगणारे भाट नागरिकच ते होत असे समजावे कोणाचे निरोपण ऐकावायला जावेत तो आपण आपण तेवढेच स्वानुभवाला मुकतो आणि संशयी समुद्रात बुडतो म्हणून ते कानावर पडून देऊ नका यथार्थ बोलावायचे ते टाकून जर भलताच उच्चार करील तर साधू भिडस्ता असणे हाच त्याचा मोठा अपराध होय रोग्याला अपत्याची हौस असतेच आणखी त्यात वैद्यही जर भीड घालून लागला तर मग व्याधीनिवारणाचे कौतुक काय निवारा विचाराचे म्हणून या शास्त्रामध्ये भक्ती ज्ञान व विरक्ती यांचे प्रतिपादन केले आहे त्याचेच संतांनी यथार्थ भाषणे करून निरूपण करावे अरे संशय उत्पन्न करणारे अनेक शास्त्रे आहेत परंतु अद्वैताचे प्रतिपादन करणारी जेवढी असतील तेवढेच आपण ऐकावी अद्वैत शास्त्राच्या श्रवणाने इंद्रिये तरबेज होतात आणि मग आपोआपच ज्ञानाच्या अधिकारास पोहोचतात तत्वता सारे अद्वैतच आहे द्वैत हा नसताच भास आहे परंतु काय पहा ते खरेच आहे असे वाटत आहे मी अनंत अभिन्न खरा परंतु तोच त्याच्या योगाने भिन्न मानतात अ अज्ञान वश मूळजन जे आहेत ते असा उपदेश करीत सोडतात श्वान म्हणजे कुत्रा सुकर म्हणजे डुक्कर यांच्या दृष्टीने सृष्टी दृष्टीने सृष्टी ही परस्पर भिन्न आहे परंतु जाणत्याचीही तीच गत पाहून विस्मय होतो आधीच बुद्धी खोळसाळ असते आणि त्याचाच उपदेश गुरु करतात मग काय दोघांनाही एकच गती मिळायची हे उघडच आहे मग पूर्वीचाच असा अभ्यास असला आणि इतरत्र विश्वास ठेवला नाही तर तेथे ते अद्वैताचा शिरकावकासावा पहिले अभ्यासाच्या योगाने डोळस असून त्याची दृष्टी नाहीशी होते अशी मंडळी म्हणजे राजमार्ग सोडून आडमार्गाने जाणारे आंधळेच म्हटले पाहिजेत म्हणून त्यांच्या खोडसा खोडसाळपणाकडे शानाने मुळीच पाहू नये त्यांच्या पूर्वकर्मांनीच त्याची स्वतंत्रता नाहीशी केली म्हणजे तो पूर्ण बंधन पावला द्वितीया द्वितीया भवम भवती अशी बृहद्धारणक श्रुती आहे तिने द्वैताचा धिक्कार निषेध केला आहे म्हणून ते टाकून द्यावे अरे पुण्याच्या जोराने व परमेश्वराच्या प्रसाद कृपाप्रसादाने तुला या ब्रह्मज्ञानाचा अकस्मात लाभ घडला काही एक खटखट खटपट केल्या वाचूनच अकस्मात ठेवा हातास आला तर त्याच्या दैवाचा हेवा कोण बरे करेल अरे तुझ्या भाग्याला कशाची उपमा देवी, ही सर्वज्ञता प्राप्त व्हावी हे तुलाच शोभते पूर्वजन्मातला तू योगभ्रष्ट योग आर अर्धाच राहिलेला आहेस आता जगामध्ये तूच एक एक एकनिष्ठ योगरूप साम्राज्याच्या शेषाची गादी एकच तुलाच शोभते जसा कस्तुरीचा सणा असला की तेथे सुवासाची मजा ही असावायचीच त्याचप्रमाणे तू ही फार उत्तम ज्ञानवंत शिष्य जन्मला आहेस अरे असे पहा सूर्यप्रकाशाचा सहवास कोणाला म्हणून नाही सर्वसच आहे परंतु तो सूर्यकांताच्या ठिकाणी फारच दिसून येतो असो चंद्राचे अमृतमयी किरण सर्व विश्वाला गार करतात हे खरे परंतु अमृताचे पाजर फुटतात ते चंद्रकांताच्या ठिकाणी श्री गुरूंच्या कृपादृष्टीने तुला स्वरूपाची भेट झाली म्हणून तुझी गोष्ट मोठी विलक्षण आहे देहाधिक हा जो प्रपंच तो जीवाला खरासा वाटतो आहे म्हणून तो मभुक्षेने श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे याचा संशय फेडावा दुधामध्ये असलेले तूप जसे घुसळून काढावे लागते त्याचप्रमाणे सर्वगत चैतन्यही निवडून काढावे नंतर शिष्य राजाने श्री गुरूंचे पाय धरून विनंती केली कमल कमलतंतूंनी ज्याप्रमाणे हत्तीला बांधावा किंवा वायू बचके धरावा त्याचप्रमाणे त्या प्रपंचाने आत्म्यास बंधन केले आहे महाराज सूर्यापासून अंधार अंधारक्षणाला आणि त्याच अंधारानेच सूर्याला जागून टाकावे अशापैकीच ही आत्म्याची गोष्ट झाली रत्न खचित खांबाला वाळवी लागली किंवा अग्नीला ओल आले अशापैकीच आत्म्याला ही अज्ञानाची भ्रांती आहे आत्मा हा स्वयंप्रकाश आहे म्हणजे त्याच्या योगाने सर्वजण डोळस होतात मग महाराष्ट्र त्या डोळसाला डोळसपणा दोलस हे मोठंच आश्चर्य आहे परंतु स्वामींनी मला सांगितले ते प्रत्ययास उतरले हे अज्ञान खरोखर नसून मिथ्याच उद्भवले आहे स्वरूपाच्या ठिकाणी चित्त चळले म्हणजे तोच अज्ञानाने तळ दिला म्हणून समजावे त्याच्यामुळे आत्मा आपले स्वतंत्रपणा विसरून जातो जसे हातचे राज्य गेले म्हणजे राजा हाय हाय करू लागतो तेथे राज्यसुखाचे सोहळे एका वयाचे म्हणजे दुसऱ्याच्या तोंडून त्याचप्रमाणे निजसुखाची आठवण बुजली म्हणजे आत्मा आपल्याला विसरतो आणि त्याच अज्ञानाचे त्याला आवरण घडते जसे निर्बळ पाणी हेच शेवाळाला मूळ आहे खरे परंतु ते त्याची गोडी कमी करून त्या अगदी गढूळ करून सोडते त्याचप्रमाणे आत्म्याच्या अंगी या ज्ञानरूप शक्ती सुंदरी उत्पन्न होऊन ती त्याला असे घट्ट लिंगन देते की त्यातून त्याला सुट्टाच येऊ नये तिच्या नादाने तो तिला मुळीच विसंबत नाही ती जात असली तर तो तिला आपण होऊनच उभी करतो तिच्या नादाने अगदी वेडावला आपणही तन्मयच होऊन राहिला असा त्या दोघांनी घरासार आरंभिला ती सगुण स्त्री व तो निर्गुण भरता होय अशीच ही विजातीय असता ती उभता ही अगली एक जीव जा आश्चर्य है ती का तो हे मुड़ी ओड़ता एकमेस एक एकमेक हो आता आत्म्याला कूटन पुरुषाज संघाने ती सुंद गरोधर जा पंचवीस पुत्र प्रसवली प्रकृति से मिथ्यादृष्टी खा नजरेखा नाना प्रकारच्या देहरूप झोपड्या तयार करून घरात राहून घरचा कारभार पाहू लागली मुलांच्या ममतेने लाड कौतुक करण्यापुढे आपले काहीच पाहत नाही तिला जे गोड दिसेल तेच करीत सुटतो ती जेथे जाईल तेथे ते तेथे ते ते, हा तिच्या मागून जातो तिच्या वेगळा एक पळभरही राहत नाही अशा प्रकारे हा बायका मुलांच्या मोपाशात गुरपटला आहे त्याचे लालन पालन करता करता दोष उद्भवतात त्यामुळे नसतेच जन्ममरण प्राप्त होते मग स्वर्गात व नरकात फेरी घेऊन जातो व फिरून गर्भवासात पडतो अहो त्या प्रकृतीच्या संगाने या जीव्यातम्याचे असे पवाडे होतात असलेले शिवपण गेले आणि नसतेच जीवपण अंगास लागले याप्रमाणे महाराज संसार समुद्रातून बुडावे लागले पूर्वकर्माच्या योगाने असे होऊन जाते की मेला तरी मरता येत नाही गेला तरी जाता येत नाही आणि जिवंत असला तरी जिवंत राहता येत नाही अशा प्रकारे या प्रकृती संघाने हा परतरंत्र झाला आणि दुखाग्नीने होरपळला आणि संसार ह्याच्या पाठीस लागला या संसार रूप बंदी शाळेत असे कोटीच्या कोटी जीव अडकून पडले आहेत त्यांच्या सुटकेचा उत्तम उपाय रेवानेच दाखवावा हा संघ त्याग करून संन्यासाचाच उपदेश करावा आणि जीवास बंधनातून मुक्त करावी। बाय कुटुंब खरोखर सोडून दिले परंतु अंतरातला प्रपंच चाललाच आहे आणि मी संन्यासी मी संन्यासी म्हणून बंड माजवले तर तो काही संन्यास नवे। जेते स्थूल देह गेला नाही तेथे ते अंतरा आंतरत्यागही होत नाही तोच तो संन्यास काही क्षण्यांना रुचणारा नाही बाह्य कुटुंब म्हणजे प्रपंच संहार पावले की त्याचा स्थूल देहच पडला म्हणायचा कारण स्थूल देह आहे तोपर्यंत बाह्यप्रपंच आहेच परंतु आंतर कुटुंब म्हणजे आंतरप्रपंच जे आहे ते विकासा वाचून नाशाच जात नाही कुटुंब गेल्यावर खरोखर कसा तरी संन्यास घडतोच पण तो संन्यास का नव्हे म्हणून सर्व काही असतानाच मनाने जो सर्व सोडेल तोच संन्यासी होय तर सर्वांचाही म्हणजे मनाने संन्यास करावा महावाक्याचा बोध घ्यावा आणि तदात्मबोधाने जीवाला भ्रम करून सोडावे तत्वता जो शिव असून मिथ्याच जीव पानास आला आहे त्याला त्याचा उगम दाखवून द्यावा प्रपंचरूप शत्रूचे निर्धारण करावे किवा त्यालाच आपल्या कब्जात घ्यावा आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करून सोडावा याप्रमाणे शिष्याने विनंती केली श्री मुकुंद मुनी राजयोगी म्हणतात तेथे ते पूर्वार्धाचा भाग संपला प्रणवासह हो पंचीकरणाचा या पूर्वार्धामध्ये उत्तम विस्तार केला आहे तत्त्वमत्स्यादी महावाक्याचा विस्तार उत्तरार्धात केला जाईल श्री शंकरांच्या भाषणावर मी मराठी भाषेत बोललो म्हणून शहाण्याने शास्त्रबुद्धीचा पडताळा पाहवा असो युक्तीच्या प्रसंगाने शास्त्रांना जर चुप बसवू लागले तर माझे बोलव्यर्थ का बरे होतील बरे जशी आपल्या पवित्रपणाने लक्ष्मीलाही उनेपणा अनला म्हणून श्री नारायणांनी तुळशीला शिरसावंद्य केली त्याचप्रमाणे विवेक सिंधूने शास्त्रांनाही उन्हेपणा आणला म्हणून जो ह्या विवेक सिंधूमध्ये बुडी मारेल त्याला श्रीहरी साक्षात्कारुणेकरून भेट देतील विवेक सिंधूतील शब्दरत्ने जो कोणी प्रयत्न करून कंठी धारण करील त्याला जनकाचा बरोबरेने योग्यता प्राप्त होईल खाऱ्यासमुद्रातील सर्व मुक्ते म्हणजे मोते जर खरोखर भूषण होता तर भूषितांना म्हणजे या ग्रंथाने जे ज्ञानभूषित झाले आहेत त्यांना या विवेक सिंधूच्या योगानेही मुक्तत्व म्हणजे मुक्तत्व पक्षी मोत्यांचे भूषण किंवा तेथे बंधनमोक्ष प्राप्त हो विवेक सिंधु पूर्वार्ध क्षीर सिंधु होने ही खोल है कारण ते विष्णु रूपाने निर्गुण निजबोधा भेट होते माला हा श्रमजे केवल श्वासनिमिषाइतका है ग्रंथा से सहासते का परंतु हा भाग्यवंता मनोधर्मचला है नृसिह राजा बल्लाड़ वल्ला पुत्र जयंतपाल राजायानी हा ग्रंथरचनेचा गादारोळ भीमगर्जना करविला भागीरथीच्या दैवयोगाने विश्वगंगेत नाले त्याचप्रमाणे जयंतपाळाच्या भाषणप्रसंगाने जग सुखी झाले मुकुंदराज म्हणतात मी आपली निजवाणी या वचनांनी पाबील केली त्याच्या योगाने पिनाकपानी शंकर संतोष पावत सद्गुरुनाथ महाराज की जय